स्कंद सहावा अध्याय बारावा अडी बन जन्मेजे म्हणाला हे मुनी श्रेष्ठ मानव आणि देव यांना भेट देण्यास योग्य अशा पुण्यक्षेत्रांचे वर्णन करा तसेच त्यांच्या स्नानाने कोणती फले मिळतात त्यांचे नियम काय ते विस्ताराने सांगा व्यास म्हणाले नद्यांमध्ये जान्हवी यमुना सरस्वती नर्मदा गंडकी सिंधू गोमती तमसा कावेरी चंद्रभागा वेत्रवती चर्मनवती शरयू तापी साबरमती ह्या सर्व पवित्र नद्या, याच कही नद्या आहेत ओग तो विशेश या सर्व नद्या श्रावण आणि भाद्रपद महिन्यात रजस्वला असतात पावसाळ्यात गावाला उपयोगी पडणाऱ्या लहान नद्या निर्माण होतात पुष्कर कुरुक्षेत्र धर्मारण्य प्रभास प्रयाग नैमिषारण्य अर्बुदारण्य तसेच श्रीशैल सुमू गंधमादन मानस सरोवर बिंदु सरोवर अक्षोत सरोवर आणि मुंचे आश्रम ही सर्व पुण्यस्थाने आहेत बद्रिकाश्रमात नरनारायण मुनी तप केले त्याप्रमाणे वामनाश्रम आणि शतयुपाश्रम हे आश्रमही प्रसिद्ध आहेत हे भूपते देवीची स्थाने दर्शनानेच पापहरण करतात तीर्थे दाने व्रते यज्ञ आणि तपेही समक्ष पुण्यकर्मी आहेत द्रव्य क्रिया आणि मन, मन शुद्ध असल्यास ती सुद्धा या आढळतात पण मन शुद्ध सर्वांना सुलभ असते असे नाही हे राजा मन फार चंचल असते हे राजा अनेक भावनात्मक मन शुद्ध कसे होणार काम क्रोध लोभ अहंकार आणि मद हे तपश्चर्या तीर्थे व्रते यात विघ्नेतात अहि सर्व तीर्थांची फळे प्राप्त होत असतात नित्य कर्मांच्या त्यागामुळे तीर्थाटन व्यर्थ होते आणि संसर्ग दोष घडल्यास व्यर्थता वृद्धिंगत होते हे राजा तीर्थे देहाचा मल नाहीसा करतात पण मनाच्या मलाचे क्षानन करण्यास ती समर्थन आहे तसे असते तर गंगा वास्तव्य करणारे आणि ईश्वराचे ध्यान करणारे मुनी एकमेकांचा द्रोह का करतेसारखे विनय संपन्न मुनी काम आणि क्रोधामुळे व्याकुळ होतात म्हणून हे राजा चित्त शुद्धी करणारे तीर्थ गंगा तीर्थापेक्षाही पावन असते विशेषतः सत्संग प्राप्त झाला तरच मानसिक मनाचे क्षालन होते वेद शास्त्रे व्रते तपश्चर्या यज्ञ आणि दाने यामुळे शुद्ध होते असे नाही वेदात निपुण असलेले ब्रह्मपुत्र वशिष्ठ सुद्धा गंगा तीराच्या आश्रयाला असूनही खरोखरच राग द्वेषांनी युक्त होते विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात केवळ द्वेषामुळेच महायुद्ध झाले देवानाही त्यामुळे विस्मय वाटला विश्वामित्र महातपस्वी असूनही वशिष्ठांनी शाप दिल्यामुळे बक झाला आणि विश्वामित्राने शाप देऊन वशिष्ठालाही अडीचा देह धारण करायला लावले हे महा तेजस्वी मुनी शापामुळे अडीबग झाल्यावर काही दिवस सरोवराच्या प्रहाराने त्यांनी दारुण युद्ध केले क्रुद्ध झालेले ते ऋषी दहा हजार वर्षे लोटेपर्यंत मदोन मतसिंहासारखे युद्धच करीत होते राजा म्हणाला ते तपस्वी कोणत्या कारणाने वैरी झाले एकमेकांना क्लेश देणाऱ्या आणि त्यामुळे इतरांनाही दुःख देणाऱ्या त्या, त्या महाविचारी मुनी परस्परांना शाप का दिला रविवंशामध्ये त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र नावाचा श्रेष्ठ राजा होऊन गेला त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी नरमेद करण्याचा नवस केला त्यामुळे वरुण संतुष्ट झाला पुढे राजपत्नीला डोहाळे लागले राजाही आनंदित झाला गर्भसंस्कार करमे त्याने केली। काही कालाने त्याला सर्व लक्षण संपन्न झाल्यावर राजाला गायी दिल्या ह्याप्रमाणे जन्मोत्सव चालला असता राजाच्या घरी विप्रवेश धारण करून वरुण प्राप्त झाला तेव्हा राजाने यथाविधी आसन देऊन आणि पूजा करून आगमनाचे कारण विचारले असताना तो ब्राह्मण राजाला म्हणाला मी वरुण आहे पुत्र हाच अत्यंत पवित्र पशु कल्पून तू यज्ञ कर तू यज्ञाचा नवस केला आहेस वचन तचनपाळ हे ऐकताच राजा दुःखाने व्याकुळ झाला पण तो हात जोडून वरुणाला म्हणाला हे प्रभू मी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे विधीपूर्वक यज्ञ करीन आणि आपले शब्द खरे करीन हे सूर्यश्रेष्ठा महिना भरल्यावर स्त्री शुद्ध होते म्हणून शुद्ध झाल्यानंतर तो मी करीन। हे ऐकून वरुण स्वग्रही परत गेला राजा आनंद आणि दुःख झाल्यानंतर वरुण पुन्हा उत्कृष्ट वेश धारण करून द्विजरूपाने राजगृही परत आला पूर्वीप्रमाणे पूजन झाल्यावर तो सूर्यश्रेष्ठ सुखाने बसला हरिश्चंद्र राजा हेतुगर्भ भाषणाने म्हणाला हे प्रभू त्या असंस्कृत पुत्राला मी उपाशी कसा बरे बांधू संस्काराने शुद्ध केल्यानंतर वरुण म्हणाला असल्यामुळे सांप्रत तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले पुत्रप्रेम दूर होणे कठीण आहे तथापि तुझ्या भाषणामुळे मी तूर्थ जातो काही काळ वाट पाहिल्यानंतर मी पुन्हा तुझ्या घरी येईन तेवा मात्र तू सत्यवचनी हो नाहीतर मी तुला शाप दे राजपुत्र रोहित हा अत्यंत बुद्धिमान आणि विद्यापरंगाला पण त्याला यज्ञाचे कारण समजल्यावर तोही भयभीत होऊन कोणालाही न कळत पर्वताच्या गुहेत पळून गेला आणि गुप्त राहू लागला नंतर राजाने सांगितलेला काल प्राप्त झाल्यावर वरुण यज्ञाच्या इच्छेने राजगृही आला आणि यज्ञ कर असे म्हणाला हे सूर्यश्रेष्ठ मी काय करू माझा पुत्र कोठे निघून गेला है, हे समजत नाही हे राजाचे भाषण श्रवण करून वरुण क्रुद्ध झाला आणि क्रोधाने त्याने शाप दिला तो म्हणाला हे कपटपटू राजा ज्या अर्थी वचन देऊन तू मला फसवलेस त्या अर्थी तुला जलोदराची व्याधी होईल तेव्हा राजा रोगग्रस्त आणि चिंतातूर होऊन राहिला शापजन्य रोगाने राजा पीडित झाला पिता व्याधीग्रस्त झाल्याचे पुत्रालाही समजले तेव्हा आपल्यामुळे पित्याला दुःख झाले हे कळल्यावर तो आक्रोश करू लागला आणि घरी जाण्यास निघाला पण त्याचवेळी इंद्र त्याच्याकडे आला आणि हितोपदेशाच्या निमित्ताने म्हणाला हे राजपुत्रा तू मूर्ख आहेस तू तिथे जाऊन राजाला अधिक दुःख देशील तू जाऊ नकोस अध्याय बारावा समाप्त